भूतलावर चालणारा कोणताही प्राणी असा नाही ज्याची रोजी अल्लाहच्या जिम्मे नसावी आणि ज्याच्यासंबंधी तो जाणत नसावा की तो कोठे राहतो व तो कोठे सोपविला जातो सर्व काही एका स्पष्ट दप्तरात नोंदलेले आहे बहुवल्लुम वल इनुंट इनकुमिल आणि तोच आहे आणि पृथ्वीला सहा दिवसात निर्माण केलं जेव्हा की यापूर्वी त्याचं सिंहासन होत जेणेकरून आजमावून पाह तुमच्यात कोण बेहर काम करणार आहे आता जर हे पैगंबर सल्लेला वसलम तुम्ही म्हणता की लोक हो तुम्ही पुन्हा उठवले जाल तर इन्कार करणारे उद्गारतात ही तर स्पष्ट जादूगिरी आहे आणि जर आम्ही एका विशिष्ट मुदतीपर्यंत त्यांची शिक्षा टाळतो तर ते म्हणू लागतात की बरं कोणत्या गोष्टींना तिला रोखून ठेवला आहे ऐका ज्या दिवशी त्या शिक्षेची वेळ येऊन ठेपेल तेव्हा ती कोणाच्याही परतवण्यानं ना परतणार नाही आणि तीच गोष्ट त्यांना विढून टाकील जीची चेष्टा ते करत आहेत जर एखाद्या वेळी आम्ही माणसाला आपल्या कृपेनं ना नावाजल्यानंतर परत त्यापासून वंचित करतो तर तो निराश होतो आणि कृतज्ञता दाखवू लागतो مسس هنا يقول ان ذهب السيئات عني انه لفرح فقور الا الذين صبروا وعملوا الصالحات اولئك لهم مغفرة واجر كبير ani jar tya sankatanantar je tetyavar aalo hota tela ami dengi cha aswad deto tehto mhanato ki maze tar sarva ashubh dur zala mag to होतो हर्षणवादित होटीत मिल मुक्त जर कोवे संयमी सदाचारी आहे। होत क्षमा वदाएक। है हे पैगंबर सल्लेला एखाद्या वेळी असं होऊ नये कि तुम्ही त्या गोष्टी पैकी एखाद्या गोष्टीला न सांगता सोडून द्यावं ज्या तुमच्याकडे दिव्य प्रकटना पाठवल्या जात आहेत आणि या गोष्टीनं तंग हृदय व्हावं कि ते म्हणते या व्यक्तीवर एखादा खजिना का उतरवला गेला नाही अथवा असं की याच्याबरोबर एखादा फरिश्ता का आला नाही तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात पुड़े हवलदार अलाह है, है कि पैगंबरा ग्रंथ स्वतः रचला है संगा बर असलारख्या रचले तुम्ही तुम्हें रचुना आणि अल्लाव्यतिरिक्त जे जे तुमचे उपास्य आहेत त्यांना साह्यासाठी बोलू शकत असाल तर बोलून घ्या जर तुम्ही त्यांना उपास्य समजण्यात खरे असाल आता जर ते तुमचे उपास्य तुमच्या मदतीला पोहोचत नाहीत तर जाणून असा की हा अल्लाच्या ज्ञानानं उतरला आहे आणि असाशिवाय अन्य कोणीही खरा ईश्वर नाही मग काय तुम्ही त्या सत्य गोष्टी पुढे मानतो कोता मंगुरही आम्हाला उल इकल पिंग पिलुनुया जे लोक केवळ या जगातील जीवन आणि त्याच्या शोभेचे इच्छुक असतात त्यांच्या कर्तृत्वाचं संपूर्ण फळ कर आम्ही त्यांना येथेच देऊन टाकतो आणि याच्यात त्यांच्यासाठी कोणतीही कमी केली जात नाही परंतु परलोकात असल्या लोकांसाठी अग्निशिवाय काहीही नाही तेथे कळून चुकेल की जे काही त्यांनी जगात घडलं ते सर्व धुळीला मिळालं आणि आता त्यांचं सर्व केलं केवळ मिथा आहे أفمن كان على بينة من ربه ويتلوه شاهد منه ومن قبله كتاب موسى إماما ورحمة أولئك يؤمنون به ومن يكفر به من الأحزاب فالنار موعده فلا تكفي مرية منه إنه الحق من ربك ولكن أكثر الناس لا يؤمنون مبارا تيهتي जी आपल्या रबकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होती यानंतर एक साक्षीदार देखील रबकडून त्या साक्षीच्या समर्थनात आला आणि अगोदरच मुसाअल इस्लामचा ग्रंथ मार्गदर्शक आणि कृपा म्हणून आलेला देखील मोजूद होता तो सुद्धा भौतिकवाद्यांप्रमाणे याचा इन्कार करू शकतो काय असले लोक तर ते त्याच्यावर इमानच आणतील आणि मानव समूहापैकी जो कोणी त्याचा इन्कार करील त्याच्यासाठी ज्या जागेचा वायदा आहे ती नराकाग्नी होय म्हणून हे पैगंबर सल्ली तुम्ही या गोष्टी बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नका हे सत्य आहे तुमच्या रब कडून परंतु मानत नाहीत उल الذين يصدون عن سبيل الله ويبغون هواء وجههم بالاخرتهم كافرون ان त्या व्यक्तीपेक्षा अधिक जुलिम अन्न कोण असेल जो अल्लाहवर असत्य रचतो असे लोक आपल्या रबच्या हुजरात पेश होतील आणि साक्षीदार साक्ष देतील की हे आहेत ते लोक ज्यांनी आपल्या रबवर असत्य रचले होतं ऐका अल्लाह धिक्कार करत आहे जालिमानचा त्या जालिमानचा जो अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोकतात त्याच्या मार्गाला बक्र बोलू इच्छितात आणि अखेरच चा इन्कार करतात ओलम ते पृथ्वीवर अल्ला विवेश करणारे नव्हते आणि अल्लाच्या विरुद्ध त्यांचा हिवायती देखील कोणी नव्हता त्यांना आता दुहेरी यातना दिली जाईल ते शकत जैसे स्वतः अपने तोट्यात टाकल हरवल गे रचल होनिवार्य है कि तेच आखरत मध्ये सर्वात अधिक तोट्यात राहावेत लोक ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली आणि आपल्या रस्त बनून राहिले तर निश्चितच ते जन्मती लोक होत आणि जन्मत मध्ये ते सदैव राहतील या दोन्ही पक्षांचं उदाहरण असं आहे जसं एक मनुष्य तर असावा आन्हा भैरा आणि दुसरा असावा पाहणारा आणि ऐकणारा हे दोघं समान असू शकतात काय तुम्ही या उदाहरणानं कोणताही बोध घेत नाहीत काय आणि अशीच परिस्थिती होती जेव्हा मी नू अल इस्लामला त्याच्या लोकांकडे पाठवलं होतं त्यानं म्हटलं मी तुम्हा लोकांना स्पष्टपणे खबरदार करतो कि अल्ला की अल्ला शिवाय इतर कोणाची बंदकी करू नका अन्यथा मला भीती आहे कि रेके एक उत्तरा उत्तरादाखल त्याच्या समुदायाचे पुढारी ज्यांनी त्याचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला होता म्हणाले आम्दीत तुम्हें हेक्षा वेगे का काही नहीं कि तुम्ही केवल एक मनुष्य आहत आमखे आम्मी पहात आहोत कि आम् राष्ट्रपैकी केवल क्या लोग नी, आमे नीच होते विचार न करता तुमसे अनुकरण स्वीकार आम को ही गोष आढ़त नहीं कि ज्यादा तुम्हें लोग आमक्षा का ही पुढ़ आहत उलट आम्मीत तुम्हारा खोटे समझते त्यानं म्हटलं हे जाती बांधवांनो जरा विचार तरी करा जर मी आपल्या रबकडून एका स्पष्ट साक्षीवर आठवण होतो आणि मग त्याने मला आपल्या विशेष कृपेनं देखील नवाजलं परंतु ती तुम्हाला दी नहीं तो शेवटी आम्ज को साधन है कि तुम्हें मान्य करूचित नहीं आम्मी जबरदस्तीन तुम्हारा मथी मारा हो। वया कौमिसुटु मिर अकल चल करून आणि हे जाती बांधवांनो मी या कामासाठी तुमच्याकडून कोणताही मान मागत नाही माधा बदला तो अल्लाह चिम्मे है पिटू शक नहीं जी मेरे स्वतः अपने रबर हो परंतु मी पहात है।, परं है कि तुम्हें अडानेपणा दर्शवत आहत् जीबान जर मैं लोकान हाकलन लल्ला तावड़ मेरा वाचना सावी गोष्ठ देख नहीं का आणि मी तुम्हाला सांगत नाही कि माझ्या जवळ अल्लाचे खजने आहेत हे देखील सांगत नाही कि मला परोक्ष आहे हास दावा शकत अधिक चांगली सरते शेवटी कि हे नुअल इस्लाम तुम्हें भांडन के प्रकोप घूनया ज्यादा धमकी दी आर तुम्हें, तुम्हें नुअल इस्लाम ने उत्तर दल तो अल्लाह चाल जर तेने इच्छि तुम्हें ते नहीं कि तुम्हें रोखू श إن أن आता काही का हितचिंतन करू इच्छिल तरी माझं हितचिंतन तुम्हाला कोणतेच लाभ देऊ शकणार नाही जेव्हा की अल्लानेच तुम्हाला भटकवण्याचा इरादा केला असावा तोच तुमचा रव आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला परतायचा आहे अम यकूलून हे पैगंबर हे लोक म्हणतात काय की या व्यक्तीनं हे सर्व काही स्वतःच रचलं आहे यांना सांगा जर मी स्वतः हे रचलं असेल तर माझ्यावर माझ्या अपराधाची जबाबदारी आहे आणि जो अपराध तुम्ही करत आहात त्याच्या जबाबदारीतून मी मुक्त आहे म कडे दिव्य प्रकटन केलं गेलं कि तुमच्या लोकांपैकी ज्या लोकांनी इमान आणलं बस त्यांनी सांडलं आता कोणी मांडणार नाही त्यांच्या कृत्यांवर दुःख करण्याच सोडून द्या आणि आमच्या देखरेखीत आमच्या दिव्य प्रकटनानुसार एक नौका बनवण्यास प्रारंभ करा आणि पहा ज्या लोकांनी जुलूम केला त्यांच्या संबंधी माझ्याकडे कोणतीही शिफारस करू नका हे सर्वच्या सर्व आता बोलणारे आहेत ू अली इस्लाम नौका बनवत होता आणि त्याच्या जनसमूहाच्या सरदारांपैकी जो कोणी त्याच्याजवळ जात असे तो त्याची टिंगल उडवत असे त्याने सांगितलं जर तुम्ही आमच्यावर हसत आहात तर आम्ही देखील तुमच्यावर हसत आहोत लवकरच तुम्हाला स्वतः कळून चुकेल कि कोणावर तो प्रकोप येतो ज्यान त्याची नामुष्की होईल आणि ती आपत्ती कोसळेल जी टाळता येत पाहू येतो कि जेव्हा आमचा आला तो तंदूर उफाळाला तेव्हा आम्ही सांगितलं प्रत्येक जातीच्या प्राण्याची एक एक जोडी नावे ठेवा आपल्या कुटुंबियांना देखील त्या व्यक्तींना सोडून ज्यांचा निर्देश अगोदरच केला गेला आहे तिच्या स्वार करा आणि त्या लोकांना सुद्धा बसवा ज्यांनी इमान आणलं आहे आणि थोडेच लोक होते ज्यांनी नू अले इस्लाम बरोबर इमान आणलं وقال اركبوا فيها بسم الله مجراها ومرساها إن ربيل غفور رحيم محمد السلام سنكتلا سوار سوايا اللحة ناوانة ساها جتا تلنا و جتا تحمنا سداء مضرب موطن شماشل و كفاوها ہے و هي تجريبهم في موجن كالجبال ولا دانوحن ابنه و كان في معزرية بنير كم معنا नौका या लोकांना झुन चालली होती आणि एक एक लाट पर्वता समान उसळत होती नू अली सलामचा मुलगा दूर अंतरार होता नू अली सलाम न हाक देऊन सांगितलं पुत्रा आमच्या बरोबर हो काफिरांबरोबर राहू नकोस त्यांना उलट उत्तर दिलं मी आत्ताच एका पर्वतावर चढून जातो जो पाण्यापासून माझं रक्षण करील नुलासलामनं सांगितलं आज कोणतीही वस्तू अल्लाच्या आज्ञेतून वाचवणारी नाही याशिवाय की अल्लानेच एखाद्यावर दया दाखवावी इतक्यात एक लाट दोघांच्या मध्ये आली आणि तो देखील दुंधारांमध्ये सामील झाला हे पृथ्वी आपले संपूर्ण पाणी घेऊन टाक आणि हे आकाशा थांब यावर पाणी जमिनीत ओसरलं निर्णय लावण्यात आला नौकाळ जोदीवर टेकली आणि म्हटलं गेलं की दूर झाला जालिमानचा समुदाय नू अल असलामनं आपल्या रबला पुकारलं सांगितलं हे रब माझा मुलगा माझ्या कुटुंबियांपैकी आहे आणि तुझा वायदा खरा आहे आणि तू सर्व सत्ताधीशांपेक्षा मोठा आणि श्रेष्ठ सत्ताधीश आहे उत्तरात कर्मावलं गेलं हे नू अल इस्लाम तू तुझ्या कुटुंबियांपैकी नाही तो तर एक बिघडलेलं काम आहे म्हणून तू त्या गोष्टीची याचना माझ्याकडे करू नकोस ज्याची वास्तविकता तुला माहीत नाही मी तुला उपदेश करतो की आपल्या स्वतःला अज्ञानाप्रमाणे बनवू नकोस قَانَ رَبِّ إِنِّي أَعُوذُ بِكَ أَنْ أَسْأَنَكَ مَا لَيْسَنِي بِهِ عِلْمٍ وَإِلَّا تَغْفِرْنِي وَتَرْحَمْنِي أَكُم مِّنَ الْقَاسِرِينَ محمد السلام لگت بي نولا هم آجها فعلان کرتا مي تجزا عشرائي مابتو یا پسن كتی گوشت تجزا درو ماغا بي جتا دن ملا نحي جر تو ملا ماب کے لنا نحي آنين دائن کے لنا نحي ु आज्ञा झाली हिंदू अल इस्लाम उत्तर आमच्याकडून सुरक्षा आणि समृद्धी आहे तुझ्यावर आणि त्या समूहावर जे तुझ्या समूहेत आहेत आणि काही समूह असे देखील आहेत ज्यांना आम्ही काही का जीवन सामग्री प्रदान करू मग त्यांना आमच्याकडून दुःखदायक यातन पोहचेलोर हे पैगं बरसल्लेला असोक्षच्या वार्ता आहेत ज्या मी तुमच्याकडे दिव्य प्रकटन करत आहोत यापूर्वी तुम्ही त्यांना जाणत नव्हता आणि तुमचे लोक देखील म्हणून संयम बाळगा कार्याचा शेवट तर इशुभरू लोकांसाठीच आहे आणि आजकडे आम्ही त्याचे बंधू हुद अल इस्लामला पाठवलं त्यानं सांगितलं हे जाती बांधवांनो अल्लाची बंदकी करा तुमचा कोणी ईश्वर त्याच्या शिवाय नाही तुम्ही किंवा असत्य रचला आहे हे जाती बांधवांनो या कामासाठी मी तुमच्याकडून काही मोबदला इच्छित नाही माझा मोबदला तर त्याच्या जिम्मे आहे त्याने मला निर्माण केलं तुम्ही जरा देखील अकलेचा उपयोग करत नाही काय हे माझ्या जाती बांधूंनो आपल्या रब कडून माफी मागा मग त्याच्याकडे परता तो तुमच्यावर आकाशाची दारं उघडी करेल आणि तुमच्या हल्लीच्या शक्तीमध्ये अधिक शक्तीची वाढ करेल गुन्हेगार बनून बंदकी पासून तोंड फिरवू नका तो आमच्याजवळ कोणतेही स्पष्ट साक्ष धुऊन आलेला नाही आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही आमच्या देवांना सोडू शकत नाही आणि तुझ्यावर आम्ही इमान आणणारे नाही बरे ओम श्री कोण मि असं समजतो अरिष्ट मी साक्ष प्रस्तुत करतो, और साक्षी रहा किशिव इतर तुम्हें देवत्वीदारी विरक्त है, है। तुम्हें सर्वोच्च सर्व मिलुद्ध अपने कारवाईत कसूर का माला माझी रिस्ट अल्लाहवर आहे जो माझाही रब आहे आणि तुमचा रब देखील कोणताही प्राणी असा नाही ज्याची शेंडी त्याच्या हातात नसावी निसंशय माझा रब सरळ मार्गावर आहे जर तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा जो संदेश देऊन मी तुमच्याकडे पाठवला गेलो होतो तो मी तुम्हाप्रत पोहचवला आहे आता माझा रप तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना उठवी आणि तुम्ही त्याचं काही बिघडू शकणार नाही खचितच माझा र प्रत्येक गोष्टीचा निरीक्षक आहे मग जेव्हा आमची आज्ञा आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेनं हुद अल इस्लामची आणि त्या लोकांची ज्यांनी त्याच्याबरोबर इमान आणलं होतं सुटका केली आणि एका कठोर प्रकोपापासून त्यांना वाचवलं हे आहेत आज आपल्या रबच्या आयतींचा त्यांनी इन्कार केला त्यांच्या पैगंबरांचं ऐकलं नाही आणि सत्या जबरदस्त शत्रु चलुकरण कर सत्युटी या जगत देखी धिक्कार किया दिवसी सुधा ऐका आद ने अपल रक्ष शुभ्र केूर फेकले ग आद म यांच्या राष्ट्राचे लोक आणि समूदकडे आम्ही त्यांचा भाऊ साले अल इस्लाम ला पाठवलं त्यांना सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो अल्लाची बंदगी करा त्याच्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही तोच आहे ज्यानं तुम्हाला भूमीपासून निर्माण केलं आणि येथे तुम्हाला वसवलं म्हणून तुम्ही त्याची क्षमायाचना करा आणि त्याच्याकडे परतून या निश्चितच माझा रप जवळच आहे आणि तो प्रार्थनांना उत्तर देणार आहे त्यांनी सांगितलं हे सालेम याच्यापूर्वी तू आमच्या मध्ये असा इसम होतात ज्याच्याशी मोठ्या अपेक्षा निगडीत होत्या तू आम्हाला त्या देवांच्या उपासनेपासून रोखू इच्छितोस काय ज्याची पूजा आमचे वाढ वडील करत होते तू ज्या पद्धतीकडे आम्हाला बोलवत आहेस त्याच्याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे की जिने आम्हाला साले सांगितलं हे माझ्या जातीबांवरनो तुम्ही काही या गोष्टीचा देखील विचार केलात काय की जर मी आपल्या रबकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होतो आणि मग त्यांना आपल्या कृपेनं देखील मला नावाजलं तेव्हा यानंतर अल्लाहच्या तावडीतून मला कोण वाचविल जर मी त्याची अवेज्ञा केली तर तुम्ही माझ्या कोणत्या उपयोगी पडू शकता याखेरीत कि मला जास्त तोट्यात घालावर हे <ınically complaining to Allah's heart> <Colombia's heart> माझ्या जाती बांधवांनो पहा कि अल्लाची उंटिण तुमच्यासाठी एक निशाणी आहे हिला अल्लाच्या जमिनीत चरायला मुक्त सोडा हिची जरा देखील छेड काढू नका अन्यथा काही जास्त वेळ लागणार नाही की तुमच्यावर अल्ला पण त्यांनी उंटिणीला मारून टाकलं यावर सालेह इस्लाम न त्यांना बजावलं की आता केवळ तीन दिवस आणखी आपल्या घरात निवास उपभोगा ही अशी मुदत आहे जी खोटी ठरणार नाही فَلَمَّا جَاءَ أَمْرُنَا نَجَّيْنَا صَالِحًا وَالَّذِينَ آمَنُوا بِرَحْمَةٍ وَمِنْ ते शेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेनं चाले आलेत लांब आणि त्या लोकांना त्यांनी त्याच्यावर इमान आणलं होत वाचवलं आणि त्या दिवसाच्या नामुष्की पासून त्यांना सुरक्षित ठेवलं मी संशय तुझा रहा शक्तिशाली और वर्चस्व बागारे लोग अत्याचार के भयकर विस्फोटा ने न धरल वस्तीत अशा प्रकार निपचित पड़ेले पड़न काय ते, ते, ते कधी वसलेच नव्हते ऐका समूद लोकांनी आपला रक्षशी कुफर केला ऐका दूर फेकले गेले समूद